प्रथमत स्कंध एकादश अध्याय सूत उवाच आनर्तानस उपव्रज्य वृद्धाज्जनपदा दोदरव विषाद शमय सूत म्हणाले श्रीकृष्णाने आपल्या समृद्ध अशा अनर्तदेशात जाऊन पोहोचल्यानंतर तेथील लोकांच्या विरहवेदनाजणू शांत करण्यासाठी आपला श्रेष्ठ पाचजन्य नावाचा शंख वाजवला भगवंतांच्या ओठांच्या लालीने लाल झालेला तो शुभ्र रंगाचा शंख वाजवते वेळी त्यांच्या हातात इतका शोभायमान दिसत होता की जसे काही लाल रंगाच्या कमळावर बसून कुणी राजहंस उच्च स्वरात मधुर्गान गात आहे संसारातील भयाला भयभीत करणारा भगवंतांच्या शंखाचा तो ध्वनी ऐकून सगळी प्रजा आपले स्वामी श्रीकृष्ण यांच्या लालसेने त्यांना सामोरे आली भगवान श्रीकृष्ण आत्माराम आहेत ते आत्मलाभाने पूर्ण काम आहेत असे असूनही जसे लोक मोठ्या आदराने ओवाळतात त्याप्रमाणे प्रजेने अनेक प्रकारच्या भेटी देऊन श्रीकृष्णांचे स्वागत केले सर्वांचे चेहरे प्रफुल्लित झाले सर्वांचे सुहृद आणि संरक्षक अशा भगवान श्रीकृष्णांची ते हर्षगदगद वाढीने अशा प्रकारे स्थिती करू लागले की जशी मुले आपल्या वडलांची बोबड्या बोलाने बोलतात हे नाथ आम्ही आपल्या चरणकमलांना सदैव प्रणाम करतो ज्या चरणांना ब्रह्मा, शंकर इंद्र, इंद्रसुद्धा वंदन करतात जे चरण या संसारात पलम कल्याण इच्छिणाऱ्यांचे सर्वोत्तम आश्रय आहेत त्यांना शरण गेल्याने परम समर्थ काळही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही हे विश्वबंधू आपणच आमचे माता पिता आणि स्वामी आहात आपण सद्गुरू आणि परम दैवत आहात आपल्या चरणांची सेवा करून आम्ही कृतार्थ झालो आहोत आपण आमचे कल्याण करा आहा ह आपल्या प्राप्तीने आम्ही सनाथ झालो कारण सर्व सौंदर्याचे सार असलेल्या आपल्या रूपाचे आम्ही दर्शन करीत आहोत तसेच प्रेमस्मित हास्यपूर्वक स्निग्ध दृष्टीने पाहणारे मुख आम्हाला पाहायला मिळत आहे हे दर्शन तर देवांनाही दुर्लभ आहे कमलनयन श्रीकृष्ण आपण आपल्या बांधवांना भेटण्यासाठी जेव्हा हस्तिनापुराला किंवा मथुरेला जाता तेव्हा आपल्याशिवाय जाणारा एक एक क्षण आम्हाला कोट्यावधी वरसाईतका वाटतो सूर्याशिवाय डोळ्याची जशी तशी आमची आपल्या खरीद अवस्था होती प्रजेच्या मुखातून अशी स्तुतीवचने ऐकत आणि आपला कृपा प्रेमदृष्टीने त्यांच्यावर अनुग्रह करीत भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेत प्रवेश केला ज्याप्रमाणे नाग आपल्या पाताळाचे रक्षण करतात त्याप्रमाणे भगवंतांसारख्याच बलवान मधु भोज दाशारह, अर्ह कुकुर अंधक वृष्णिवंशी यादव द्वारकेचे रक्षण करीत होते द्वारकापुरी सर्व संपूर्ण वैभवानी संपन्न होती तसेच पवित्र वृक्ष आणि वेलींच्या बागांनी युक्त होती ठिकठिकाणी फळांचे वृक्ष फळांच्या बागा आणि क्रीडावने होते रोवरे नगरा शोभा नगर दरवाजे मे दारे रस्त्यावर रगवंता स्वागता साथी तोरने लावली होती चारी बाजूं रंगी बेरंगी ध्वज पता का फड़कत हो प्रखर सूर्यकिरण जाते राजमार्ग अन्य सड़का बाजार आणि चौक करून तेथे सुगंधित द्रव्यांचा सड़ा टाकला होता। टाइपला उधड़ेली फले फुले अक्षता इत्यादि सगली कड़े पसरल होरोघरी दारावर दही अक्षता फले ऊस परले कलश भेटवस्तु धूपदीप इत्यादी सजावट के होती जेव्हा उदारहंतकर्णाने वसुदेव अक्रूर, उग्रसेन अद्भुत पराक्रमे बलराम प्रद्युम्न चारुदेश्ण आणि जांबवती पुत्र सांबाने असे ऐकले की आपले प्रियतम भगवान श्रीकृष्ण येत आहे तेव्हा आनंदाच्या भरात त्यांनी झोप उठणे बसणे भोजन इत्यादी सोडून दिले प्रेमोल्लासाने त्यांची हृदय उचंबळून आली शुभ शकून व्हावे म्हणून त्यांनी गजराजाला अग्रभागी ठेवून मंगल पाठांचे गायन करणाऱ्या मंगलमय सामग्री सुसज्ज अशा ब्राह्मणांना बरोबर घेऊन ते निघाले शंख तुतऱ्या आदी वाद्ये वाजू लागली वेदघोष वेद होऊ लागला मोठ्या हर्षाने सर्वजण रथात बसून आदरपूर्वक भगवंतांच्या स्वागतासाठी निघाले गालांवर चमकणाऱ्या कुंडलांचा प्रकाश पडल्याने ज्या अत्यंत सुंदर दिसत होत्या अशा शेकडो वारांगणा भगवंतांच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन पालख्यात बसून भगवंतांच्या स्वागतासाठी निघाल्या पुष्कळसे नट नर्तक गायक कीर्ती करणारे सूत मागध आणि बंदीजन भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत चरित्र गायन करू लागले भगवान श्रीकृष्णांनी बांधव नागरिक आणि सेवक यांना त्यांच्या योग्यतेनुसार स्वतंत्रपणे भेटून त्या सर्वांचा सन्मान केला कोणाला मस्तक लावून नमस्कार केला कोणाला शब्दांनी अभिवादन केले कोणाला आलिंगन दिले कोणाशी हस्तांदोलन केले कोणाकडे हास्यमुद्रेने पाहिले तर कोणाला प्रेमळ नजरेने पाहिले ज्याची जशी इच्छा होती तशी पूर्ण केली अशा रीतीने अंतर्जांपर्यंत सर्वांना संतुष्ट करून गुरुजन सपत्नीक ब्राह्मण वृद्ध तसेच अन्य वडिलांचे आशीर्वाद ग्रहण करीत आणि बंदीजनांकडून स्तुती ऐक सर्वांसह वर्तमान भगवान श्रीकृष्णांनी नगरात प्रवेश केला शौनक महोदय भगवान ज्यावेळी राजमार्गावरून जात होते तेव्हा द्वारकेतील कुलीन स्त्रिया भगवंतांच्या दर्शनातच परमानंद मानित आपापल्या गच्चीवर चढून बसल्या भगवंतांचे वक्षस्थल मूर्तिमान सौंदर्य लक्ष्मीचे निवासस्थान आहे त्यांचे मुख नेत्रांनी पिण्याचे सौंदर्य सुधेने भरलेले पात्र आहे त्यांचे बाहू लोकपालांचे निवासस्थान आहेत त्यांचे चरणकमल भक्तांचे आश्रयस्थान आहेत त्यांचे अंग शोभेचे घाम आहे धाम आहे भगवंतांचे हे रूप द्वारकावासी नित्यनिरंतर पाहत असत तरीसुद्धा त्यांच्या नेत्रांची तृप्ती होत नाही द्वारकेच्या राजपथावरून जाताना भगवान श्रीकृष्णांच्या मस्तकावर शुभ्रवर्णाचे छत्र धरले होते शुभ्रवर्णाच्या चौऱ्या ढाळल्या जात होत्या चारी बाजूंनी पुष्पवृष्टी होत होती पीतांबर आणि वनमाला त्यांनी धारण केली होती त्यामुळे श्यामवर्णाचा मेघ एकाच वेळी सूर्य चंद्र इंद्रधनुष्य आणि विद्युत्तेजाने शोभिवंत दिसावा तसे श्रीकृष्ण शोभायमान दिसत होते भगवान सर्व प्रथम आपल्या माता पित्यांच्या महालात गेले तेथे मोठ्या आनंदाने मातांनी कवटाळून मांडीवर बसून घेतले त्यांच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या त्यांचे हृदय हर्षाने पुलकीत झाले आनंदाश्रुनी त्या त्यांच्यावर अभिषेक करू लागल्या नंतर मातांची आज्ञा घेऊन आपल्या सर्व प्रकारच्या भोग सामग्री संपन्न असलेल्या सर्वश्रेष्ठ भवनात गेले तेथे 16,000 हजार पत्न्यांचे निरनिराळे महाल होते आपले प्राणनाथ भगवान श्रीकृष्ण पुष्कळ दिवस दूर राहून घरी आल्याचे पाहून राण्यांची हृदय आनंदाने भरून गेले त्यांना आपल्या शेजारी पाहून आपले ध्यान सोडून त्या एकाएकी उठून बसल्या त्यांनी आपल्या केवळ आसनाचाच नवे, तर पती परगावी गेल्यानंतर जे नियम पाळले होते त्यांचाही त्याग केला त्यावेळी त्यांच्या मुखावर आणि नेत्रांवर लज्जा दाटून आली भगवंतांविषयी त्यांचे प्रेम करण्याच्या पलीकडचे होते त्यांनी प्रथम मनोमन नंतर दृष्टीने आणि तदनंतर मुलाने मिठी मारावी तसे त्यांना आलिंगन दिले शौनक महोदय त्यावेळी त्यांच्या नेत्रातून ज्या अश्रुधारा वाहू लागल्या संकोच त्या रोखण्याचा त्याने प्रेत, पुष्कळ प्रयत्न केला पण प्रेमभावातील एकाने अश्रू ओघळलेच जरी भगवान श्रीकृष्ण एकांतात नेहमी त्यांच्याजवळ राहत असत तरीसुद्धा त्यांचे चरणकमल त्यांना पदोपदी नवीन वाटत होते स्वभावाने चंचल असणारी लक्ष्मी ज्यांना क्षणभर सुद्धा येथे सोडित नाही तेथे त्याचे सान्निध्यात कोणती स्त्री तृप्त होईल ज्याप्रमाणे वायू बांबूचे घर्षण करून उत्पन्न करून त्यांना जाळून टाकतो त्याचप्रमाणे पृथ्वीला भारभूत झालेल्या आणि शक्तिशाली राजांमध्ये परस्पर फूट पाडून स्वतः शस्त्र हातात न धरता भगवान श्रीकृष्णाने त्यांना अनेक अक्षहिणी सैन्यासह हो एकमेकांकडून मारले आणि त्यानंतर स्वतः शांत राहिले साक्षात परमेश्वरच आपल्या मायेने या मनुष्य अवतीर्ण झाले आणि हजारो रमणी रत्नामध्ये राहून त्याने साधारण मनुष्यासारखे वर्तन केले ज्याप्रमाणे निर्मळ आणि मधुरहा्य यांच्या हृदयातील तीव्र प्रेमभावनांचे सूचक होते ज्यांच्या लज्जा पूर्ण कटाक्षाने विव्वळ होऊन शुद्ध हरपून विश्व विजयी कामदेवाने सुद्धा आपल्या धनुष्याचा त्याग केला होता अशा सौंदर्यवान स्त्रिया आपल्या कामचेष्टांनी ज्यांच्या मनात येतकिंचित क्षोभ उत्पन्न करू शकल्या नाहीत त्या निसंग भगवान श्रीकृष्णांना संसारी लोक आपल्यासारखेच कर्म करताना पाहून मनुष्य हा त्यांचा मूर्खपणाच आहे ही भगवंतांची महती आहे प्रकृतीत राहून सुद्धा तिच्या गुणांनी जे कधी लिप्त होत नाहीत जसे नेहमी भगवंतांना शरणागत बुद्धी स्वतःमधील गुणांनी लिप्त होत नाही असे अहंकारी वृत्ती ईश्वराला आपल्याच धर्माने युक्त आहे असे मानते त्याप्रमाणे त्या मूर्ख स्त्रिया सुद्धा श्रीकृष्णा आपला एका स्त्रीलोलचमजत होत्या कारण त्या आपल्या स्वामींचा महिमा जाणत नहोत्या तमेरेबलायण च्रतम रहा अप्रमाणाविदो भर्तुईशर मतो यथा श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिता प्रथमस्कंदे नैमीशीओपाख्याने कृष्णद्वारका प्रवेशो नाम एकादशोध्यायकृष्णापणस्त